पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण एकोणपन्नासावे तुरुंगवासाचा शेवट सुटकेची वेळ जवळ येत चालली होती चांगल्या वर्तणुकीबद्दल मला माफी मिळाली असल्याकारणाने दोन वर्षाच्या शिक्षेतील साडेतीन महिने कमी झाले होते मनाची शांती अथवा तुरुंगामध्ये मनाला येणारे मांद्य सुटकेच्या कल्पनेमुळे न्हायचे झाले होते पण बाहेर गेल्यावर पुढे काय प्रश्न मोठा बिकट होता त्याचे उत्तर देता येणं त्यामुळे सुटकेचा आनंदही थोडासा कमी झाला अर्थात ही विषणता अल्पकालीस ठरली कारण फार दिवस ठाणबंद करून ठेवलेला माझा उत्साह लवकरच थयथयाट करू लागला आणि मी केव्हा एकदा बाहेर जातो असे होऊन गेले एकोणीशे जुलैच्या अखेर श्री जे एम सेनगुप्त एकाएकी निर्वतल्याची फार दुःखदायक बातमी काणी आली आमच्या दोघांचा केवळ वर्किंग कमिटीमुळेच निकट संबंध आला होता असे नाही केंब्रिजपासूनची आमची ओळख होती नवा विद्यार्थी म्हणून मी केम्ब्रिजला गेलो होतो तेव्हा ते नुकतेच पदवीधर झाल होते स्थानबद्ध असतानाच सेनागुप्तांना मृत्यू आला एकोणीशे बत्तीस साली युरोपातून परत आल्यापासून ते तुरुंगात अथवा नजरकैदेत होते तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळली स्मशान यात्रेच्या वेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अफाट जनसमुदाय लोटला जनोकाई आपल्या हृदयात दीर्घकालपर्यंत दाबून ठेवलेली दुःख बंगाल त्यावेळी व्यक्त करीत होता सेनगुप्त तर गेले दुसरे दरबारचे कैदी म्हणजे सुभाष बोस कित्येक वर्षाच्या तुरुंगवासामुळे त्यांची प्रकृती क्षीण झाली होती अगदी सरते शेवटी उपचाराखात युरोपमध्ये जाण्याची परवानगी सरकारकडून त्यांना देण्यात आली विठ्ठलभाई पटेलांसारखा अनुभविक लढवैया युरोपातच अंधोणावर पडून होता तुरुंगवास व बाहेर अव्याहत चालू असणारी धावपळ शरीराला न झेपल्यामुळे असे कित्येक लोक खंगून गेले असतील आणि कित्येक मृत्यूमुखी पडले असतील कित्येक लोक असे होते की ते बाहेरून बदललेले दिसत नसले तरी त्यांच्या मनामध्ये या अनैसर्गिक जीवनाच्या आघातामुळे विकृती उत्पन्न झाल्या होते, या भयंकर स्थितीची से जाणीव सेनगुप्तांच्या मृत्यूमुळे मला झाली व त्यामुळे मनाला थकवा आल्याप्रमाणे वाटू लागले इतक्या हालापेक्षा कशासाठी सहन करावायच्या कोणत्या ध्येयासाठी हे सारे सोसावयाचे प्रकृतीच्या बाबतीत मी मोठा दैववान होतो काँग्रेसच्या धामधूमीमुळे खूप दगदग होईल व आहार विराच्या बाबतीत अनियमितपणाही उत्पन्न होत असे परंतु एकंदरीत माझी प्रकृती चांगली टिकून राहिली थोडी बहुत वडिला देणगी व थोडी बहुत स्वतः ठोलेली दक्षता यामुळे प्रकृती चांगली राहिली असावी आजारपण अशक्त प्रकृती आणि स्थूलपणा या गोष्टी माणसाला शोधणारा नव्हेत असे मला वाटे व्यायाम भरपूर मोकळी हवा व साधे अन्न यांच्या सहाय्याने मी उपरोक्त आपत्तींपासून शरीराचा बचाव केला होता माझा अनुभव असा आहे की हिंदुस्थानातील मध्यम वर्गात आढळणारे बरेचसे रोग सदोर शहरापासून उत्पन्न झालेले असतात जे अन्न खाण्यात येते ते फाजील पौष्टिक व वा वाजवीपेक्षा अधिक असते मुलांचे लाड करणाऱ्या आया मुलांना गोड व चमचमीत पदार्थ अवश्य त्यापेक्षा अधिक प्रमाणात खावायला घालून त्यांना अपचनाचा रोग कायमचा जळवून ठेवतात हो मुलाच्या अंगाभोवतीसुद्धा जरुरीहून अधिक कपडे लपटण्यात येतात हिंदुस्थानात आलेल्या इंग्रजांना देखील फाजील आहाराची सवय लागली आहे तथापि गेल्या पिढीपेक्षा त्यांच्यात आता थोडीशी सुधारणा झालिस अन्नाचे प्रयोग करण्याच्या भानगडीत मी कधी फारसे लक्ष घातल नाही अधाशी पण व मि ही टाळण्याचा तेवढा मी प्रयत्न करीत असतो सर्वच काश्मीरी प्रमाणांप्रमाणे आम्हीही मांस खातो आणि मला विशेष आवड नसली तरी लहानपणापासून माझ्या खाण्यात मांस येत अस एकोणीशे साली सत्याग्रह सुरू होताच मांसाशन सोडून मी शाकार पत्करला सहा वर्षांनी मी युरोपला गेलो तोपर्यंत शाकार चालू राहिला होता नंतर मात्र पुन्हा मांसाशन सुरु झाल हिंदुस्थानात परत आल्यावर फिरून शाकार घेऊ लागलो व आतापर्यंत तो बहुतेक चालू राहिलो आह मांसाशन माझ्या प्रकृतीला मानवत पण माझ्या मनात त्याबद्दल किळस उत्पन्न झाली असून मांसाशनात एक प्रकारचा रानवटपण आहे अस मला वाटू लागले आहा एकोणीशतीस साली तुरुंगात असताना मी आजारी पडलो तेव्हा स्वतःच्या निको प्रकृतीविषयी वाटणाऱ्या अभिमानाला धक्का बसून मी त्रासल्यासारखा झालो होतो त्यावेळी आयुष्यात पहिल्याप्रथमच मनातील उफळणाऱ्या आनंदाचे उत्साहाचे विचार नष्ट होऊन मंदगतीने हात जोडणाऱ्या प्रकृती क्षयाची भयानक चित्रेडोळ्यासमोर उभी राहू लागली मृत्यूचे मला फारसे भय वाटत नाही परंतु शरीराचा व मनाचा क्षणशहा व कनशहा होणाऱ्या रासाची कल्पना मात्र माझ्या मनाला भयपरत वाटते पुढे काही दिवसांनी शरीर यंत्र पुन्हा सुरळीत चालू झाले हिवाळ्यात मी पुष्कवेळपर्यंत सुर्णस्नान करीत असे त्याचाही उपयोग झाला व्यायामाच्या सर्व प्रकारात मला शीर्षासनाची फार आवड आहे शरीरास त्यापासून फार फायदा होतो असे मला वाटते पण त्यापेक्षाही शीर्षासनाच्या मानसिक ते मला अधिक प्रिय झाले आहे हे आसन करताना शरीराची जी विचित्र उलटापालट होत त्यामुळे खेळकर वृत्तीत भर आयुष्याच्या विचित्र लीलांकडे देखील आनंदीमुद्रिने पाहण्याची मनाची तयारी होते तुरुंगातील जीवनात क्रमप्राप्त असणाऱ्या निरुत्साहातून माझी सुटका होत असे ती प्रकृती स्वास्थ्यामुळेच तुरुंगात व तुरुंगाबाहेर बदलत्या परिस्थितीशी मला जमावून घेता आले तेही प्रकृती उत्तम होती म्हणूनच आयुष्यात पुष्कळ वेळा मला असे धक्के बसले की मी आता जमीनदोस्त होणार असे वाटावे परंतु मी त्वरितच पूर्वस्थितीवर येत असे डोके दुखणे अथवा झोपे वाचून म्हणजे काय याची तर मला ओळखही नाही मुळातच माझा मेंदू फार शांत व विचारी आहे हे यावरून सिद्ध होत नाही का वाचनाच्या व वा लेखनाच्या कामी तुरुंगातील अपुऱ्या उजेड्यातही मी डोळ्यांकडून भरपूर चाकरी बजावून घेतली असूनसुद्धा माझी दृष्टी कमी झालेली नाही माझी साफ दृष्टी पाहून गतवर्षी एका नेत्र विषादा त्यांनी आश्चर्य व्यक्त केले एक दोन वर्षातच मला चष्मा घ्यावा लागेल असे भविष्य त्याने आठ करून ठेवले होते पण ते भविष्य अजिबात चुकीचे ठरले चष्म्याचे सहाय्य न घेता माझे डोळे अद्याप व्यवस्थितपणे काम करीत आह या सर्व गोष्टींवरून माझी शांतवृत्ती व विवेकीपणा सिद्ध होत असला तरी सदा सर्वदा मन शांत ठेवणार आणि विवेकाची कास न सोडणारे लोक मला मुळीत आवडत नाहीत हेही नमूद करून ठेवले पाहिजे तुरुंगात सुटकेची वाट पाहत असता बाहेर वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात झाली गुजरातमधील शेतकऱ्यांना एक ऑगस्ट पासून आपण सत्याग्रहाची शिकवणूक देण्यास सुरुवात करणार आहोत असे गांधीजींनी सरकारला कळविले व त्याची सुरुवातही त्यांनी केली त्यांना ताबडतोब अटक करून एका वर्षाची सजा देण्यात आली व त्यांना पुन्हा एअर पाठवण्यात आले ते तुरुंगात गेल्याचे ऐकून मला आनंद वाटला पण लवकरच दुसरी एक भानगड उपस्थित झाली पूर्वीप्रमाणेच तुरुंगातून हरिजन कार्य चालवण्यासाठी आपनास, सवलती मिळाव्यात अशी गांधीजींनी मागणी केली त्या गोष्टीला सरकार तयार नव्हते हो म्हणून गांधीजींनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे असं आम्हाला कळले इतक्या शुल्लक गोष्टीसाठी त्यांनी आपल्या जीवपणाला लावावा या गोष्टीचा मला मुळीच उलगडा होईना परंतु त्याबाबतीत काहीही करणे हाती नसल्यामुळे भयचकित अंत आम्ही नुसते पाहत राहिलो एका आठवड्यात उपोषणानंतर त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत चालली त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असले तरी तेथेही ते थे थे कैदी म्हणूनच होते सवृतीच्या बाबतीत माघार घेण्यास सरकार तयार होईना आणि गांधीजी जीवना ही जीवनाविषयी उदासीन बनले होते खालावत झालेल्या प्रकृतीविषयी त्यांना क्षितिती वाटेन अशी झाली अखेर जवळ आली असे वाटू लागले सर्वांचा निरोप घेऊन स्वतःपाशी जी काही चीजवस्तू होती तिची त्यांनी व्यवस्था लावून टाकली परिचारिकांनाही त्यापैकी काही वस्तू त्यांनी दिल्या परंतु आपल्या ताब्यात असता गांधीजींना मृत्यू यावा अशी सरकारची मुळीच इच्छा नव्हती म्हणून गांधीजींची अभावितपणे सुटका करण्यात आली ही मुक्तता अगदी वेळेवरच झाली म्हणावायची एखादा दिवस उशीर होता तर सर्वच कारभार आटोपण्याचा संभव होता त्यांना वाचवण्याचे बरेश्य श्रेय अँड्रुज यांना दिले पाहिजे दरम्यान तेवीस ऑगस्ट रोजी मला डेहराडून नैनी येथे आणण्यात आली आई एका एक एक आजारी पडल्यामुळे तिला रुग्णालयात नेल्याची बातमी मला त्याच वेळी समजली आईची प्रकृती चिंताजनक झाली होती म्हणून तीस ऑगस्ट रोजी माझी मुक्तता करण्यात आली वास्तविक माझी सुटका बारा सप्टेंबर रोजी होणारच होती पण प्रांतिक सरकारने मला अकरा दिवस ज्यादा माफी दिली